स्कंध आठवा अध्याय एकोणीसावा सुतला विषयीचे वर्णन श्री नारायण मुनी म्हणाले हे नारदा हे ब्राह्मण आता सर्व विवरांबद्दल संक्षेपाने सांगतो सर्वात प्रथम अतल नावाचे विवर आहे तेथे मयाचा बल नावाने प्रसिद्ध पुत्र वास्तव्य करीत असतो तो अत्यंत गर्वोन्मत्त आहे त्याने शहाण्णव माया निर्माण केल्या आहेत त्या सर्व माया सर्व इच्छा पूर्ण करणारे आहेत काही मायावी लोकांजवळ इतरही त्यापैकी काही माया असतात तो बलाढ्यपुत्र बल हा जेव्हा जांभई देतो तेव्हा तिन्ही लोकांना मोह उत्पन्न करतील असे मनोहर स्त्रियांचे समूह निर्माण होतात पुश्चली म्हणजे ज्या स्त्रिया कोणत्याही पुरुषाशी रममाण होतात स्वैरिणी स्त्रिया फक्त स्ववर्णाच्या पुरुषांबरोबरच रममाण होतात तसेच कामिनी म्हणून प्रसिद्ध असलेल्या स्त्रिया अन्य वर्णांशी रममाण होतात अशा स्त्रिया त्यांच्या जांभईपासून निर्माण होतात त्या विवरात जो पुरुष प्रवेश करील त्याला त्या स्त्रिया हाटक नावाच्या रसाने आणि ते वश झाले म्हणजे आपले मोहक विलासयुक्त कटाक्ष त्यावर सोडतात नंतर त्याला प्रेमाने जिंकून त्याच्याशी हास्यविनोद करून त्याला आलिंगन देतात नंतर त्याच्याबरोबर मृदू संभाषणे करून त्याला मोहवश करतात नंतर त्याला सर्व सुखे अर्पण करून त्याला रमवतात अशा प्रकारे सुखप्राप्ती झाल्यामुळे तो पुरुष स्वतःला मी सिद्ध आहे तसेच मला हजारो हत्तींचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे मीच काय तो मोठा आहे असे त्या पुरुषाला स्वतःबद्दल वाटू लागते आणि नंतर तो मदोन्मत झाल्याप्रमाणे वल्गना करतो नारदा हे नारदा ते फार आहे, त्याची नारप्रमाणे मी तुला सांगितली आता हे दुसरे विवर जे वितल नावाने प्रसिद्ध आहे त्याची मी आता माहिती सांगतो तू ती एकाग्र चित्ताने श्रवण करून समजून घे भूतला खालील भागात असलेल्या या वितला भगवान शंकर हाटकेश्वर नाव धारण करून आपल्या गणांसह वर्तमान राहत असतो प्रजापतीने निर्माण केलेल्या सृष्टीची वृद्धी करीत तो तेथे राहतो तो वितला भवानी सह वास्तव्य करीत असतो त्या हटकेश्वर भगवान शंकर सर्व देवांना पूज्य आहे भव आणि भवानी यांच्या विर्यापासून हाटकी या नावाने प्रसिद्ध असलेली सर्वोत्तम नदी उत्पन्न झाली वायूने पेटलेला अग्नि जण काय आपल्या सामर्थ्याने तिला पिऊन टाकीत असतो त्या भगवान हाटकेश्वरांनी फेकलेल्या थुंकीतून हाटक नावाचे सुवर्ण निर्माण झाले ते दैत्यांचे दैत्य स्त्रिया त्या सुवर्णापासून विविध भूषणे तयार करून अत्यंत प्रेमाने परिधान करतात या विवरच्या खाली सुतल नावाचे आणखी एक सर्वात उत्तम असे विवर आहे असे सांगितले आहे हे नारदा जो अत्यंत पुण्यवान म्हणून कीर्ती पावला आहे असा विरोचनाचा पुत्र बली या ठिकाणी नित्य वास्तव्य करीत असतो महेंद्र म्हणून विख्यात असलेल्या देवाचे प्रिय करावे या इच्छेनेच भगवान इच्छेने बलीला या सुतली नावाच्या विवरात आणून ठेवले आहे आणि त्रैलोक्यातील सर्व लक्ष्मी त्याला अर्पण करून त्या दैत्याची भगवानाने तेथे स्थापना केली आहे इंद्रादी देवांजवळही नाही एवढी संपत्ती त्याची नित्य सेवा करते तसेच तो दैत्यराज बली त्या देवाधिदेवाची मोठ्या भक्तीने आणि प्रेमाने होऊन तो निर्भयपणे खरोखरच त्याने पात्रभूत अशा सर्वेश्वराला भूमिदान केल्यामुळेच त्याला हे पुण्यफल मिळाले आहे असे थोर महात्मे सांगतात पण हे नारदा त्यांचे हे सांगणे योग्य नाही ब्राह्मणांना पुरुषार्थ देणारा जो सर्वश्रेष्ठ हरी त्या भगवान वासुदेवाच्या ठिकाणी एवढेच दानाचे फल म्हणून कल्पना करणेही योग्य देह देहभानही न ठेवता त्या देवादी देवाचे नामस्मरण करणारा पुरुष आपल्या कर्मबंधनाचे पाश अगदी सहजगत्या तोडून टाकतो कर्माचे क्लेश आणि बंध यांना नाही करून टाकण्यासाठी त्या सर्वेश्वर भगवानाला उद्देशून यती नेहमी संख्ययोग इत्यादी साधने करीत असतात हे नारदा त्या भगवंताने आपणावरही नुसता अनुग्रहच केला नाही तर त्याने भोगांचे मायामय असलेले उत्तम ऐश्वर वाढवले आहे पण तेच खरे म्हणजे सर्व क्लेशांचे मुख्य कारण आहे आणि ते आत्म्याविषयीच्या स्मरणाला नाहीसे करणारे आहे त्या सर्वांच्या नियंत्या भगवान विष्णूने त्या बलीचे सर्व उपाय जाणले आणि याचनेचे निमित्त करून त्याच्या देहाव्यतिरिक्त सर्वस्व हरण केले त्या भगवान ईश्वराला या वाचून अन्य उपाय त्या करता सापडला नाही म्हणून त्या ईश्वराने वरुणापासून प्राप्त झालेल्या पाशांनी त्याला बद्ध केले आणि पर्वताच्या गुहेत नेऊन सोडले तेव्हा तो म्हणाला ज्याचा मंत्री प्रत्यक्ष बृहस्पती आहे तो हा इंद्रही अत्यंत मूड आहे कारण हा भगवान ज्यावेळी अतिशय सुप्रसन झाला तेव्हा त्याने त्या देवाजवळ अलौकिक आणि विपुल संपत्तीच मागितली पण हे त्रैलोक्याचे ऐश्वर अत्यंत अल्प आणि अतिशय आहे अहो ज्यांच्या योगाने असे स्थान सोडून तो महामूढ इंद्र लौकिक संपत्ती मागू लागला आणि त्यातच गुंग झाला त्याला काय म्हणावे आमच्या या श्रीमान भगवंताला प्रिय असलेल्या आणि सर्वच लोकांवर उपकार करणाऱ्या पितामह प्रल्हादाने त्या प्रभूचे दास्यच मागितले खरोखरच प्रत्यक्ष पिता मरून पडला असता आणि विष्णू त्याला पित्याचा जीवितांचे ऐश्वर परत देण्यास तयार असताही त्या श्रेष्ठ भक्ताने असली लौकिक इच्छा प्रदर्शित केली नाही सर्व लोक हीच ज्याची उपाधी होऊन राहिली आहे अशा त्या अतुल पराक्रमे असलेल्या भगवंताचा अंत आमच्यासारख्या अपरिपक्व आणि बहुत दोषांनी युक्त असलेल्या दुष्टांना कसा बरे लागणार अशा प्रकारे तो परमपूज्य दैत्यांचा अधिपती बली या सुतलात राहतो प्रत्यक्ष भगवान हरी हा त्याचा द्वारपाल आहे एकेकळी एक सर्वांना पिडा देणारा तो दैत्यराज रावण दिग्विजय करण्यासाठी सुतला मध्ये आला तेव्हा भक्तावर नित्य अनुग्रह करणाऱ्या बलीने त्या बलाढ्य रावणाला आपल्या पायाच्या अंगठ्याने दहा हजार दूर फेकून दिले ही घटना सर्वांनाच माहीत आहे तेव्हा ज्याचे एवढे प्रचंड सामर्थ्य आहे तो सर्व उपभोग घेना बली देवादिदेव भगवान विष्णु प्रसादा सुतला से राज्य करीत्याय